बाबाजी ईश केन कठ प्रश्न मुंडक मांडुक्य तैतिरिय छानोग्य बृहदार आणि श्वेताश्वेतर ही अकरा सात्विक उपनिषेदे तसेच गोपाल उपनिषद आणि नृसिंह तापणी इत्यादी कितीतर उपासनेत कितीतरी उपासनेत सहाय्यक तापणी आणि ब्राह्मण मंडल आदी रुख साम यजुह आणि अथर्वाच्या अंतर्गत कांड विस्तारक वेदग्रंथास आचार्यांनी स्वीकारले आहे समस्त वेद ग्रंथ आपणास आचार्यांकडून प्राप्त झाले आहेत म्हणूनच त्यांना सतप्राप्त प्रमाण म्हटले गेले आहे, याचे आहे का बाबाजी नैषा तर्केण मतीरा इत्यादी प्रसिद्ध वेदवाणी आणि तर्का प्रतिष्ठा वेदांत सूत्रांद्वारे ही गोष्ट प्रमाणित होते आंखे पहा। खलुये भावान योजयेत आणखीनही या श्लोकात युक्तीची सीमा निर्धारित केलेली आहे म्हणूनच भक्तीमार्गाचे आचार्य श्री रूपगोस्वामी भक्तीरसामृत सिंधू मध्ये लिहितात स्वल्पाचिरेव्यावावबोधिका युक्तीसु केवला नै यद्या अप्रतिष्ठा अप्रतिष्ठता युक्तीद्वारे सत्याचे यथार्थ निरूपण होत नाही हे प्राचीन उक्तींनी सिद्ध होते पदी तो कुशले योअप्यथ कुशलेण अभियुक्तरेरे नैते वद्यते तू आज एका युक्तीद्वारे एक सिद्धांतात प्रस्थापित एक सिद्धांतात सिद्धांत प्रस्थापित केला उद्या तुझ्याहून अधिक बुद्धिमान तू आज एका युक्तीद्वारे एक सिद्धांत प्रस्थापित केला उद्या तुझ्याहूनही अधिक बुद्धिमान आणि प्रतिभाशाली दुसरी व्यक्ती त्याचे खंडन करू शकते म्हणूनच युक्तीचा काही भरवसा देता येतो का ब्रजनाथ बाबाजी वेद जे स्वयंसिद्ध स्वत सिद्ध प्रमाण आहेत यास व्यवस्थित समजलो काही कार्तिक लोक व्यर्थच वेदांविरुद्ध तर्कवितर्क करतात आता कृपा करून दशमुलाचा दुसरा श्लोक सांगा बाबाजी हरी सत्वेक, सत्वेकं तत्वं सुरेश हरिसुरेश प्रमाण ब्रह्मो प्रकृतीरहितम तत्व, परमात्मा तास जगतनुगतो विश्वजनक सवै रावृंदर प्रना, ते हरीच एकमात्र परमत आहेत शक्ती रहित निर्विशेष ब्रह्म त्या श्री हरींची अंगकांती अंगकांती आहे आणि विश्वाची सृष्टी करून त्यात आपल्या एका अंशाने प्रविष्ट प्रविष्ट असणारे सर्वात सर्वात त्या श्रीहरीचे अंश मात्र आहेत ते श्रीहरीच नवजलधर कांतीने राधा वल्लभ आहेत ब्रजनात उपनिषदांमध्ये प्रकृतीच्या पलीकडल्या ब्रह्माला सर्वश्रेष्ठ तत्व सांगितले आहे परंतु श्री कौरहरींनी कुठल्या युक्तीने वा प्रमा प्रमा प्रणामाने कुठल्या युक्तीने वा प्रमाणाने कुठल्या आधारे या ब्रह्मा हरीची अंगज्योती म्हटले आहे बाबाजी श्री हरीच बाबा हरी भगवान आहेत विष्णु पुराणात भगवत स्वरूप निरूपण करताना म्हणतात ऐश्वर यशस श्रिय ज्ञान वैराग्य यशेव शिकण अर्थात संपूर्ण ऐश्वर संपूर्ण वीर्य संपूर्ण यश संपूर्ण श्री अर्थात सौंदर्य संपूर्ण ज्ञान आणि संपूर्ण वैराग्य या सहा अचिंत्य गुणांनी युक्त परमतत्व भगवान आहेत उपरोक्त गुणांमध्ये परस्पर अंग अंगीचा संबंध आहे प्रश्न निर्माण होतो यातील कोणता गुण अंगी आहे आणि कोणकोणते कौन गुण अंग आहेत अंगी त्याच म्हणतात ज्यात अन्यान्य अंगाचा समावेश होतो उदाहरणार्थ वृक्ष अंगी आहे आणि फांद्या पाने अंग आहेत शरीर अंगी आहे हात पाय त्याचे अंग आहेत आता अतः अंगी गुण ते आहेत ज्यात विशेष गुणसमूह अंगाच्या रूपात न्यस्त राहतात भगवंताच्या चिन्हे विग्रहाची श्री रूपच अंगी गुण आहे आणि ऐश्वर वीर्य आणि यश हे तीन गुण अंग आहेत ज्ञान आणि वैराग्य हे उरलेले दोन गुण यश नामक गुणाच्या अंतर्गत ज्योती स्वरूप स्वरूपात अवस्थित आहे कारण ज्ञान आणि वैराग्य स्वयंगुण नाहीत उलट गुणांचे गुण आहेत हेच ज्ञान वैराग्य निर्विकार ज्ञान अर्थात निर्विशेष निराकार ब्रह्माचे स्वरूप आहेत म्हणून ब्रह्मचिन्मय ब्रह्मांडाची अंगकांती अर्थात ज्योती आहेत निर्विकार निष्क्रिय अवयवित निर्विशेष ब्रह्म स्वयं कुठलेच सिद्ध तत्व नाही तर भगवंतच्या श्रीविग्रहाचे आश्रित तत्व आहे अर्थात ब्रस्त नाही वस्तूचा गुण आहे भगवंत्रसे अग्निचा प्रकाश सिद्धत नाही आहे तो अग्नीच्या अधीन एक गुण मात्र आहे ब्रजनात वेदांमध्ये ठिकठिकाणी टीक ब्रह्माच्या निर्विशेष गुणांचाच उल्लेख करून शेवटी सर्वत्र ओम शांति ही शांति ही हरी ही ओम या हरि ओमि सर्वोत्तम तत्व मटले गिराधाकृष्ण हरिहत् ब्रजनाथ या विषयी मी न कि जगत पिता परमां भगवंता से अंश कसे का बाबाजी भगवान आपल्या ऐश्वर आणि विर्य या दोन गुणांनी व्याप्त होऊन अखिल विश्वाची रचना करतात आणि आपल्या एका अंशाने विष्णूच्या रूपात प्रविष्ट होऊन जातात भगवंताचा प्रत्येक अंश सर्वदा पूर्णच राहतो त्यांचा कुठलाच अंश अपूर्ण नसतो पूर्ण मत पूर्णात पूर्ण मुद्यते पूर्णस्थ पूर्ण पूर्णमेवावशिष्यते म्हणून जगात प्रविष्ट पूर्ण स्वरूप विष्णूच परमात्मा आहेत या विष्णूची तीन रूपे आहेत कारणोदकशाही विष्णू शिरोदकशाही विष्णू आणि गर्भोदकशाही विष्णू चित आणि मायेक दोन्ही जगांच्या मध्ये कारण समुद्र अर्थात विरजा पसरली आहे याच कारण समुद्रात भगवतांश कारण कारणोदशाही विष्णू विराजमान होऊन दूरस्थित माये प्रति दृष्टी करून तिच्यापासून माईक जगाची रचना करितात श्री गीतेमध्ये भगवान श्रीकृष्णांनी जगसृष्टीविषयी अशा प्रकारे वर्णन केले आहे मयाृती ही सुय वेदांमध्ये पण असे म्हटले गेले आहे ए ए एक्षत स इमान लोकान असृजत मायेमध्ये प्रविष्ट कार्णोदक्षाई विष्णूची इशान शक्तीच गर्भोदक्षाई विष्णू आहेत त्यास महाविष्णूंचे चिदिक्षणगत किरण परमाणू समूहच बद्धजीव आहेत त्यातील प्रत्येक जीवाच्या हृदयात महाविष्णू आपल्या एका अंशाने आहेत गर्भोदक्षाही विष्णूंच्या या अंशाचे नाव शिरोदक्षाही हिरण्य गर्भ ईश्वर वा परमात्मा आहे श्वेता श्वेतो रूपनिषद मध्ये द्वासुपर्णा <coughs> दुपर्णा द्वासु सयुजा सखाया या मंत्राद्वारे जीवांच्या हृदयात प्रविष्ट यास परमात्मा आणि जीवाच्या स्थितीची तुलना एकाच पांदीवर बसलेल्या दोन पक्षांशी केली आहे ज्यात ईश्वरूपक्षी कर्मफलदाता आहे आणि जीवरूपक्षी कर्मफला आहे गीतोपनिषेदात भगवंतांनी या तत्वाची अभिव्यक्ती अशा प्रकारे केली यद्वी, आहे विभूती मतस्वसत्व श्रीमुद चरित मे ववा ततेवावग्छम तेजो अश अशसंभवं, अथवा बहुनेतेन ज्ञा तेन तवार्जुन विष्ट्याहिदृतनेक्षे स्थितो जगत म्हणून पण पुरुष भगवंताच्या अंशरूप अंशस्वरूप परमाच्या एका अंशात विश्वजनकत्व विश्वपालक प्रकाशित आहे समजलो की ब्रह्म श्रीहरीची अंगकांती आहे आणि परमात्मा भगवान श्रीहरीच स्वयं कृष्ण आहेत याचे प्रमाण काय आहे बाबाजी भगवान सर्वदा ऐश्वर आणि माधुर्य या दोन रूपात नित्य प्रकाशित आहेत ऐश्वर प्रकाशाचे नाव नारायण आहे जे महाविष्णूंचे अंश आणि परमव्योम वैकुंठाचे पती आहेत भगवंताच्या माधुर्य प्रकाशाचे नाव श्रीकृष्ण आहे श्रीकृष्ण अखिल माधुर्याची सीमा आहेत त्यांच्यात माधुर्याची इतकी अधिकता आहे की त्यांचे संपूर्ण ऐश्वरच त्यांच्या माधुर्याच्या किरणांनी आच्छादित असते सिद्धांतत नारायण आणि कृष्णात कुठलाच भेद नाही परंतु चितजगाच्या रसास्वधनाचा जेथे विचार उपस्थित होतो तेथे कृष्ण समस्तांचे आधार आधारतर आहेच आहेतच शिवाय ते स्वयं रसरूप असल्याने परम उपदेय परम उपादेय तत्व ही आहेत श्रीकृष्ण स्वयं भगवान श्रीहरी आहेत याचे प्रमाण वेद उपनिषेद आणि पुराणे आहे पुराणे आहेत जसे अश्यं गोपा मणिपद्यम च पथि विशर स सदृचि विशुचिवसाण अवावरी वृंति भुवने शुंत छांदकोप शामाच्छवलं प्रपद्ये श्याम प्रपद्ये मंत्रा मध्ये मुक्तीनंतरही शुद्धजीवांच्या क्रियांचा उल्लेख आहेत श्रीमद्भागवतात ये ते चाक्ष भगवान स्वयं श्री गीतोपनिषदे किशस्ती धनंजय धनंजय गोपाल तापणीमध्ये एक वशी सर्व कृष्ण इडक श्रीकृष्ण तर मध्यम आकार मनुष्याच्या त्यांचे शरीर आहे असे मानल्याने त्यांना एकाच ठिकाणी आबद्ध करणे होते आणि तसे झाल्याने अनेक दोष निर्माण होऊ शकतात पहिला हा कि त्यांचे शरीर असल्याने ते सर्व व्यापी तत्व होऊ शकत नाहीत दुसरे असे की त्यांना गुणांच्या अधीन व्हावे लागेल मग ते स्वेच्छा मय स्वतंत्र कसे राहतील तेव्हा मग याचे समाधान काय बाबाजी बेटा तू अजून माये गुणांनी बद्ध असल्याने असा विचार करीत आहेस बुद्धी जोपर्यंत माईक गुणांद्वारे आबद्ध राहते करू शकत नाही। का त्याची एक प्राकृत मूर्ती घडविते मग कालांतराने त्या मूर्तीस अणित्य विकारी तथा गुणांच्या अधीन जाणून त्यास त्यागते आणि निराकार निर्विशेष ब्रह्माची कल्पना करते अशा प्रकारे परमतत्वापर्यंत ती पोहोचू शकत नाही तू चिन्मय मध्यम संबंधी जे दोष सांगितले आहेत वास्तविक ते सर्व गुण माईकांच्या विपरीत भाव आहेत परंतु हे देखील एक प्रकारचे गुणच आहेत आणि सुंदर प्रसन्न वदन कमलनयन शांतीप्रद चरणकमल कला आणि विलास उपयोगी अंगप्रत्य शुद्ध चिन्मय स्वरूपात स्वरूपात स्वरूपात्मक चित्त विग्रहत्व देखील एक प्रकारचे गुण आहेत या दोन्ही प्रकारच्या गुणांचा आधार स्वरूप मध्यमाकार श्री विग्रह अतिशय उपादेय असतो नारद पंचरात्रात श्री विग्रहाचे अत्यंत मनोरम आणि सुसिद्धांत विवेचन केलेले आहे निर्दोष गुण विग्रह आत्मतंत्र निश्चेतनात कशुशही त्यात जडिय गुणांचा गंध सुद्धा नाही ते जडिय देश आणि कालाच्या आधी नाहीत उलट ते सर्व काळ सर्वत्र समान रूपाने विराजमान आहेत ते अखंड आणि अद्वैय ज्ञान स्वरूप वस्तू आहेत जड जगात तिका असीम वस्तू आहे पार्थिव विचाराने निराकार वस्तू असू शकते वस्तू सर्व असू शकत नाही हा विचार फक्त जड जगातच लागू होऊ शकतो चित तर सर्व वस्तू सर्व धर्म असीम असतात म्हणून मध्यमाकारशी विग्रह सुद्धा सर्व विग्रहही सर्व व्यापी आहेत सर्वव्यापकता हा हा एक प्रकार एक प्रकारचा गुण आहे तो जड जगातील मध्यमाकारकृष्णाच्या मध्यमाकार, मध्यमाकार विग्रहात सुंदर रूपात वर्तमानात राहते वर्तमान राहते त्यांच्या विग्रहाचा हा अलौकिक धर्म आहे हेच त्या चित्तविग्रहाचे महात्म्य आहे हे महात्म्या सर्वव्यापी ब्रह्मभावात प्राप्त होऊ शकते का जड पदार्थ देश आणि कालाच्या अधीन असतात कालधर्माने स्वभावत मुक्त पदार्थ आणि कालाच्या अधीन सर्वांच्या ले, महत्व काय राहिले कृष्णाचे व्रजधामच छानोक्य उपनिषेदाचे ब्रम्हपूर आहे आणि हे व्रजधाम संपूर्ण चितवस्तू अप्राकृत आहे त्यात सर्व प्रकारची चितग चितगट विचित्रता विचित्र विचित्रता वर्तमान आहे तेथील माती जल नदी पर्वत वृक्ष लता पशु पक्षी आकाश सूर्य चंद्र ग्रह नक्षत्र आदी सारी वस्तू चिन्मय आहेत तेथे जडिय दोष बिल्कुल नाही आहेत तेथे पण ते मायाजाच्या वरती उभे असल्याने या चिन्मय धामात स्पर्श नाही करू शकत साधू संतांच्या कृपेने जेव्हा तुमच्या हृदयात चिदभाव उदित होईल तेव्हा तुम्ही लोक पण या भूमीचे चिन्मय धामाच्या रूपात दर्शन करू शकाल आणि तेव्हाच तुम्हा लोकांचा ब्रजवास सिद्ध होईल मध्यमाकार झाल्याने पार्थिव गुण आणि दोष राहतीलच असे तुम्हाला कोणी सांगितले जोपर्यंत तुमची बुद्धी चढीय संस्काराच्या बंधनात फसलेली आहे तुम्ही चिन्मय मध्यमाकार श्रीविग्रहाच्या यथार्थ महत्वाची प्राप्ती करू शकत नाही ब्रजनाथ बाबाजी महाशय जर श्रीकृष्णांचा विग्रह त्यांची कांती शरीर लीला, सहचर, गृह कुंज वन आणि उपवन इत्यादी साऱ्या वस्तू चिन्मय आहेत तर कोणी पण बुद्धिमान मनुष्य त्यांच्या संबंधात शंका करू शकत नाही परंतु मी जाणू इच्छितो की कृष्णाचा चिन्मय विग्रह त्यांचे धाम आणि त्यांची लिला कधी कुठे आणि कशा प्रकारे प्रकाशित होते बाबाजी सर्व शक्तिमान श्रीकृष्णांसाठी साऱ्या असंभव गोष्टी पण संभव आहेत यात आश्चर्याची बाब नाही ते स्व, सर्वतंत्र स्वतंत्र स्वेच्छामय लिलामय आणि सर्व शक्तिमान पुरुष आहेत इच्छा झाल्यास ते आपल्या चिन्मय धामासोबत आपला, आपला स्वयंप्रकाश चिन्मय विग्रह या प्रपंचात प्रकाश करू शकतात यात शंकास काय आहे ब्रजनाथ इच्छा केल्याने ते सर्व काही करू शकतात आपल्या चिन्मय विग्रहास या प्रपंचात प्रकट करू शकतात हे ठीक आहे परंतु शंकातर ही आहे की संसारी लोक त्या स्वप्रकाश चिन्मय जड विश्वाचा एक खंड भाग आणि ब्रजलिलेच्या साधारण माईक व्यवहारासमन पाहतात याचे काय कारण आहे जर कृष्णाने कृपा करून स्वतःला जगात प्रकाशित केलेच आहे मग संसारी लोक संसारी लोक या दर्शन का करत। बाबाजी कृष्णाच्या अनंत चित गुणांमध्ये भक्त वासल्य एक गुण आहे याच गुणाने द्रवित होऊन भगवान आपल्या लाधिनी शक्तीद्वारे भक्तांना एक प्रकार प्रकाराची चिन्मय शक्ती प्रदान करतात ज्यामुळे भक्तजन स्वयंप्रकाश भगवत स्वरूपाचे आणि त्यांच्या संपूर्ण आणि मानव इतिहासात काही फरक पाहू शकत नाही आ, ब्रजनात तर काय भगवान श्रीकृष्ण समस्त जीवांच्या प्रती कृपा करण्याकरिता अवतीर्ण होत नाही का बाबा निसंशय भगवान निसंशय भगवंताचा अवतार संपूर्ण जगाच्या कल्याणाकरिता झाला आहे त्या अवतार लिलेच्या त्या अवतार लिलेला भक्तजन शुद्धात लिले दर्शन करतात अभक्तजन त्यासच त्यास साधारण मानव चरित्रेसारखे रूपात दर्शन करतात परंतु वस्तुशक्तीच्या प्रभावाने त्यांच्यात एक प्रकारची निर्माण होते ती सुकृत क्रमशः पुष्ट झाल्यावर कृष्ण भक्तीच्या प्रती अन्यन्य श्रद्धा उत्पन्न करून भगवत अवताराद्वारे अखिल विश्वाच्या जीवांचे उपकार होतात कारण तेस श्रद्धाळू जीव अन्यान्य भक्तीचे साधन करता करता करत करत एक दिवस भगवंताच्या चिन्मय स्वरूप आणि त्यांच्या चिल पाहण्यास समर्थ होतात